पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र डंभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पहिले मित्र भेद कथा एकोणीसावी एका गावात धर्मबुद्धी आणि पापबुद्धी असे दोन मित्र राहत होते पापबुद्धीने एकदा विचार केला मी मूर्ख आणि दरित्री आहे धर्मबुद्धी चांगला शिकला सवरलेला आहे त्याला बरोबर घेऊन दुसऱ्या देशाला जावे व पुष्कळ धन मिळाल्यावर त्याला फसवून सर्व आपणच ढिळंकृत करून सुखाने राहावे त्याप्रमाणे एक दिवस योग्य वेळ पाहून त्याने धर्मबुद्धीला गाठले व त्याला म्हणाला आज जर आपण चार देश फिरून त्यांनी नवीन शिकलो नाही तर पुढे आपण काय करणार शिवाय देशोदेशी फिरल्याने चार नवीन भाषा शिकता येतील व पैसा फिरल्याने एके दिवशी सुमुहूर्तावर गुरुजनांचे व आतेष्ठांचे आशीर्वाद घेऊन ते देशांतरात जावयास निघाले धर्मबुद्धीच्या पांडित्याने त्यांना भरपूर पैसा मिळाला ते पैसे कधी एकदा सुखरूप घरी घेऊन जातो असे त्यांना झाले विद्या संपत्ती व कौशल्य प्राप्त झालेल्यांना आपला गाव दहाच महिलांवर असला तरी तो शंभर मैल दूर असल्याप्रमाणे वाटतो आपल्या गावाच्या जवळ आल्यावर पापबुद्धी धर्मबुद्धी म्हणाला मित्रा ही सर्व धनसंपत्ती जर एकदमच घेऊन गेलो तर आपल्या आत्ताजनांचे डोळे फिरतील व मग आपल्या मागे त्यांच्या मागण्यांचे भुंगे लागतील तर आपण यातील काही द्रव्य येथेच खुण्याच्या जागी खड्ड्या घडून दडवून ठेवू थोड़े थोडेसेच घरी घेऊन जाऊ जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण येथे येऊन पाहिजे असेल तेवढे द्रव्य घेऊन जाऊ पैशाने बुद्धी फिरते म्हणतात आमिषाने मासे भुलतात त्याप्रमाणे पैसे असलेल्या माणसाला अनेक लोक लालूच दाखवतात धर्मबुद्धीने पापबुद्धीच्या सूचनेप्रमाणे बरेचसे धन एका जागी पुरवून ठेवले आणि ते दोघे आपापल्या घरी निघून गेले काही दिवसानंतर व पुरलेले सर्व धन घेऊन आपल्या घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळी तो धर्मबुद्धीच्या घरी जाऊन त्याला म्हणाला मित्रा माझ्या घरी किती माणसे आहेत ते तुला माहितच आहे फारच त्रास होतो त्यांच्या पालन पोषणाचा मला आता पैशाची फार गरज आहे तर आपण वनात जाऊन थोडे धन घेऊन येऊ ठीक आहे धर्मबुद्धी म्हणाला आणि ते दोघे ज्या ठिकाणी धन पुरून ठेवले होते त्या ठिकाणी गेले खड्डा उपसून भांडे काढून पाहतात तो ते रिकामे ते रिकामी भांडे, भांडे पाहून पाप बुद्धी आपला ऊर बडवून घेऊन मोठमोठ्याने शोक करून म्हणाला अरे भाग तूच हे सारे धन चोरून नेले आहे त्याची भरपाई जर मुकाट्याने करून दिली नाही तर तुला न्यायाधीशा नेऊन तुझ्यावर फिर्याद करावी लागेल धर्मबुद्धीला कच्चा बोलण्याचा फार राग गा आला तो रागाने म्हणाला काय बडबडतोस हे मी धर्मबुद्धी आहे मी सोरी केलेली नाही जो परस्त्री माते समान मानतो परधन समान लेखतो वा आपल्याप्रमाणे सर्व सत्यवचने आहे असे मानतो तोच खरा धर्मबुद्धी शेवटी त्यांचे भांडणे न्यायालयात गेले न्यायाधीशाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला आपण दिव्य करू म्हणजे खरा कोण आणि खोटा कोण हे समजेल आप बुद्धीला दिव्य न पोहोते तो म्हणाला पुरावा असेल किंवा साक्षीदार असतील तर दिव्य करू नये असे शास्त्र सांगते मी सत्यवादी असल्यामुळे वृक्ष देवता खात्रीने माझ्या बाजूने साक्ष देईल व आम्हापैकी कोण चोर आहे याचा निर्णय लागेल मग दिव्याची काय गरज न्यायाधीशालाही हे योग्य वाटले साक्षीदार कितीही हिन कुलातला असला तरी दिव्य करावयास लावू नये येथे तर पापबुद्धी वृक्षदेवता साक्षीदार म्हणून आणत आहे तर त्याचे म्हणणे मान्य करावे शिवाय आपल्यालाही एक नवल पाहायला मिळेल असा विचार करून न्यायाधीशाने दुसऱ्या दिवशी प्रतिवादींसह वृक्षदेवतेची साक्ष घेण्याचे निश्चित केले एवढे झाल्यावर पापबुद्धी आपल्या घरी येऊन आपल्या वडिलास म्हणाला बाबा मी आणलेले पैसे जर पचवायचे असतील तर तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे वागले पाहिजे नाहीतर मी प्राणाला भूकणार बाप ही मुलाच्या व लोभाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास तयार झाला मग पापबुद्धीने रात्रीच्या वेळी वडिलांना ज्या शनी धन पुरून ठेवले होते त्या वृक्षाच्या ढोलित नेऊन बसविले आणि सकाळी न्यायाधीश व आपण देवतेला आवाहन केल्यावर देवते, के देवते उत्तर देऊन सर्व संपत्ती धर्मबुद्धीनेच पळवली असे सांगावे अशी योजना केली दुसरा दिवस उजाडला सकाळचे अन्नी कुरकुर सर्व मंडळी त्या शमी वृक्षाखाली जमल्यावर पापबुद्धी एखाद्या धर्मात्म्याप्रमाणे हात वर करून मोठ्याने म्हणाला हे वनदेवतांनो आकाशातील चंद्रसूर्यानो पंच महाभूतांनो आणि हे वृक्षदेवते तुम्ही सर्व धर्माप्रमाणे वागणाऱ्या माणसाला संकटातून वाचविण्यास समर्थ आहात तुम्ही सर्व साक्षी आहात तर आम्हा दोघांपैकी चोर कोण हे सांगून पृथ्वीवर धर्म आहे हे सिद्ध करा त्यातील बोलणे ऐकल्यावर शमी वृक्षाच्या ढोलीत लपून बसलेला येथील सर्व धन धर्मबुद्धीने वृक्ष देवतेची साक्ष ऐकल्यावर न्यायाधीश वगैरे सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले व धर्मबुद्धीवर चोरीचा आळ सिद्ध झाला म्हणून त्याला काय शिक्षा करावी यासाठी शास्त्र पाहू लागले एवढ्यात धर्मबुद्धीने आसपासचा पाला पाचोळा गोळा केला व तो त्या शमी वृक्षाच्या पेटवून दिला त्याबरोबर ढोलीत गेल्या अवस्थेत न्यायाधीशाला दिसला त्याला हडसून खसून विचारल्यावर त्याने पश्चातापाने दर्ज होऊन पाकबुद्धीच्या आपण आत बसलो होतो असा कबुरी जवाब दिला न्यायाधीशाने पाप फांदीला बांधून फाशी दिले व धर्म बुद्धीला योजलेल्या युक्ती बद्दल धन्यवाद देत म्हटले कोणत्याही प्रसंगी आपण जो उपाय शोधून काढतो त्यापासून अपाय होणार नाही अशी खात्री करून घ्यावी नाहीतर मूर्ख बघण्यास त्यानेच योजलेल्या उपायाने मुसाने मारले तसे व्हावयाचे धर्मबुद्धी म्हणाला हे कसे न्यायाधीश म्हणाला ऐकतर